ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय बारावा सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत श्री भगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त मला जसा प्राप्त करू शकतो तसा योग सांख्य धर्म स्वाध्याय तप त्याग इष्ट आपुर्त दक्षिणा व्रते यज्ञ तीर्थे नियम यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही हे पुण्यशील उद्धव प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्य राक्षस पशु पक्षी गंधर्व अप्सरा नाग शुद्ध चारण गुह्यक आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यामध्ये वैश्य शुद्र स्त्री अंत्यज इत्यादी रजोगुनी तमोगुनी स्वभावाच्या पुष्कळशा जीवानी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे व्रत्रासूर प्रल्हाद वृषप्रवाह बली बानासुर मयदानव बिभीषण सुग्रीव हनुमान जांबुवान गजेंद्र जतायू तुलाधार वैश्य धर्मव्या व्रजा मध्य गोपी अनेक जन सुधा प्रभाव प्राप्त करू शाध्यु व्रति कि तपश्चरियाली नत्संगा मेन मिला गोपी गाई यमलाजुन इत्यादि वृक्ष व्रजाती हरिण इत्यादि पशु या सर्वानी भक्ति ने मैं प्राप्त करशिवाय कालिया नागासारखी आज्ञानी केवळ प्रेमभावने सहजपणे मला मिळून कृतकृत्य झाले उद्धवा प्रयत्नशील साधक योग सांख्य दान व्रत तपश्चर्या यज्ञ वेदाध्ययन स्वाध्यायी सन्यास, इत्यादी साधनांच्याद्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात उद्धवा ज्यावेळी अक्रूर बलरामदासह मला व्रजातून मथुरेला घेऊन निघाला त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे मैं ठिकाणी चित्त जड़ी गोपी वियोग दुखा इतक व्याकूल कि शिवाई दुसरी ही वस्तु आनंददायक वाटत नियतम आसा वृंदावना रास क्रीडे रालवे होत प्रिय उद्धवाच री मी नसल एकेका कलपाप्रमाटू लगल मजाच मनबुद्धि एकवटले माझ्याशिवाय आपली आपतेष्ट स्वतःचे शरीर इहलोक परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपली नामरूप विसरून जातात तसे त्यांचे झाले होते त्या माझे खरे स्वरूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जार भावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतले म्हणून हे उद्धवा तू विधी निषेध प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहलोका शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहणार नाही उद्धव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला हे तू असा मी कर्म करावे की सर्व सोडून आपल्याला शरण यावी यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे तेव्हा श्री भगवान म्हणाले तो हा परमेश्वर प्रथम अनाहात नाद स्वरूप परावानी नावाच्या प्राणासह मुलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमयी सूक्ष्मरूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पशंती नावाची वाणी होतो नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीने किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन ह्रस्व दीर्घ इत्यादी मात्रा उदात्ता सोर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपाने वैखरी नावाची स्थूल वाणी होतो जसा आकाशात वाऱ्याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो तोच जोराने लाकडावर लाकूड घासली असता ठिणगीच्या रूपाने प्रगट होतो नंतर तोच हवीर द्रव्य मिळाल्यानंतर प्रजलित होतो त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच प्रगट होतो याचप्रमाणे बोलणे कर्म करणे चालणे मलमूत्र विसर्जन करणे वास घेणे चव घेणे पाहणे स्पर्श करणे ऐकणे मनाने संकल्प विकल्प करणे बुद्धीने निषेय करणे अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया महत्त्व तसेच सत्व तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्य हे सर्व मीच आहे असे समजतो त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपामध्ये प्रकट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपामध्ये विस्तार पाहून प्रकट होते तसेच हे झालेले आहे कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व ओतप्रोत भरले आहे हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते पाप आणि पुण्य ही, संसार ही। या संसाररूपी वृक्षाची दोन विजे आहेत शेकडो वासना या याच्यामुळे तीन गुण ही याची तीन खोडे पंच महाभूते हा याच्या पाच फांद्या आहेत यामधून पाच प्रकारचे रस शब्द स्पर्श रूप रस आणि गंध बाहेर पडतात पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय असे दहा इंद्रिय आणि एक मन ह्याही याच्या फांद्याच होत एक जीव एक ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहतात वात पित कफ या याच्या तीन साली आहेत सुख दुःख ही दोन फळे होत असा हा संसार सूर्यमंडळापर्यंत पसरलेला आहे विषय ललूपग्रस्त या झाडाची दुखरूप फळे खातात परंतु वनवाशी संन्याशी याची सुखरूप फळे खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेक रूप झालो आहे हे श्री कडून जे लोक जाणून घेतात तेच वेदांचे रहस्य जाणणारी होत हे उद्धवा अशा प्रकारे गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू अ्ञानाची कुराड धारधार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुराड टाकून दे यानी बारावा अध्याय समाप्त भगवान होगवान श्रीकृष्णार्पण वस्तु